सूर्यपुत्र लोकमान्य संस्कृत पांडित्य आम्हाला खरं तर राजकारणापेक्षा शाळेत शिकवणंच जास्त आवडतं पण परिस्थितीच्या ओघामुळे राजकारणात यावं लागलं त्यातून त्या स्वतःची सुटका करून घेण्याची आमची धडपड चालूच असते पण यश ये येत नाही शेवटी सरकारच कृपा करून आमच्या मदतीला धावून येते आणि आम्हास येरवड्यात अथवा ब्रह्मदेशात नेऊन ठेवते तेव्हा कुठे आम्हास अध्ययनास मुबलक वेळ हे उद्गार आहेत लोकमान्यांचे अभ्यासासाठी त्यांचं मन किती तळमळत असेल याचं हे उदाहरण परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल लोकमान्य म्हणत की जडसृष्टीतले सर्व गुणधर्म मनुष्याच्या बुद्धीला आकलन होतील पण परमेश्वरी गुणांचं आकलन मनुष्यास होणं शक्य नाही म्हणून वेदांतशास्त्रात त्याला निर्गुण म्हणतात प्रयत्नांती परमेश्वर हे जरी खरं असलं मी जरी प्रयत्नवादी असलो तरी अदृष्ट अशी एक शक्ती असते जी मनुष्याचं यशापयश ठरवत असते त्यामुळे माणसाच्या मनात श्रद्धा निर्माण होते ऋग्वेद महाभारत धर्मग्रंथांचा लोकमान्यांचा अभ्यास तांडगा होता श्रीकृष्णाने गीता सांगितली तेव्हा त्याच्यासमोर चातुर्वर्णे पद्धत होती पण काळ जसा बदलेल तसं तो पाया कायम राहील आणि रूप बदलेल असं त्यांचं म्हणणं होतं आज आय मुलांना सगळ्यात जास्त मान आहे आणि समाजाच्या आरोग्याला घातक अशा केमिकल कंपन्या आणि अणुभट्ट्या गावाबाहेर काढल्या जातात हे त्याचा उदाहरण व्हायला हरकत नाही नीतीची उच्च तत्वं मात्र त्यात हवीच म्हणूनच इस्लाम देशात चातुर्वर्ण्य नसला तरी नीतीमूल्यांसाठी गीता हवीच असं ते म्हणत आद्य शंकराचार्यांबद्दल त्यांना फार पूज्य बुद्धी होती बौद्ध बु धर्माच्या पडत्या काळात अखिल राष्ट्राचा धप्पात होण्याची वेळ आलेली असताना आचार्यांनी आपल्या तीव्र वैराग्याने आणि अलौकिक ज्ञान ज्ञानवैराग्य संपन्न असे संन्यासी निर्माण केले आणि राष्ट्राला वाचवलं असं ते म्हणत त्यामुळेच शंकराचार्यांचा आणि पीठाचा आब राखण्यात ते नेहमी दक्ष असत केसरीमध्ये ब्राह्मणेत्रांनी वेदपठण करू नये असा लेख आला तेव्हा प्रसिद्ध मजूर कार्यकर्ते सी के बोले त्यांना भेटले आणि त्यांचं स्पष्टीकरण मागितलं तेव्हा लोकमान्यांनी मी आता केसरीमध्ये क्वचित लिहितो आणि तो, तो लेख आपण लिहिलेला ले नसून जर जर्मन लोकांनी छापलेले वेद आपण वाचतो तर इतरांनी पठन करू नये असं म्हणण्यात काही अर्थ नाही असं ते म्हणाले अठराशे अठ्याण्णवमध्ये ते तुरुंगात असताना त्यांचा विद्याव्यासंग माहीत असल्यामुळे मॅक्स म्युलर यांनी आपला ऋग्वेदावरचा ग्रंथ तुरुंगातल्या अधिकाऱ्यांबरोबर लोकमान्यांकडे पाठवला तो वाचत असताना आर्यांचं वस्तीस्थान ज्या प्रदेशात रात्र आणि दिवस मोठे असतात तेथे असलं पाहिजे अशी कल्पना आली सूर्योदयात प्राग बहुनी अहानी आसज या श्लोकाने त्या शंकेला पुष्टी मिळाली ज्या रात्री या रुचेचा अर्थ बरोबर लागला ती रात्र फार आनंदाची गेली असं ते बाहेर आल्यावर मित्राला म्हणाले तुरुंगात कसला आला आहे आनंद असं तो मित्र म्हणाला तेव्हा ते म्हणाले तुला तुरुंगात गेल्याशिवाय ते कळायचं नाही नंतर आर्यांचे मूळ वस्ती स्थान याची पूर्व तयारी करताना त्यांनी भूगर्भशास्त्रावरचे चौदा आठ ग्रंथ वाचून काढले संस्कृत साहित्याचा लोकमान्यांचा अभ्यास दांडगा होता ऋग्वेदाचा त्यांचा सखोल अभ्यास होता ऋग्वेदातल्या अनेक कठीण प्रश्नांची उत्तरं त्यांनी शोधून दिली होती लोकमान्यांनी सांगितलं की हल्लीची ऋग्वेद संहिता अपूर्ण आहे कश्यप ऋषी आणि अंगिरसृषींनी पाहिलेली सहस्रसूत्रे गहा झाली असल्याचं लुकमान लोकमान्यांनी सातव्या आणि तेराव्या खंडातून दाखवून दिलं होतं क्षत्रियांनी पुरोहितांचं गोत्र लावण्याची रूढी होती म्हणजे त्यांना स्वतंत्र गोत्र नसल्याचं समजलं जाई पण लोकमान्यांनी संशोधनाने हा समज खोटा ठरवला श्रौतसूत्राच्या बाराव्या अध्यायात पंधराव्या खंडाच्या आश्रयाने क्षत्रियांना पुरुरव हे गोत्र असून मान आणि अएल असे त्याचे प्रवर आहेत हे दाखवून दिलं संहितेत काही सूक्तांच्या शेवटी कित्येक रुचा आणि चरण परत परत येत असतात त्याचं कारण काय असेल याची सर्व विद्वानांच्या चर्चा चालू होती तेव्हा लोकमान्यांनी त्याचा शोध लावला ते म्हणाले की जसं एखाद्या माणसाला बोलताना मध्ये मध्ये काय समजलं किंवा बरोबर आहे ना असं म्हणायची सवय असते तशी सवय वशिष्ठांना आणि विश्वामित्रांना असावी त्याला अनुसरून या रुच्या परत परत आल्या आहेत त्यावरून कोणाच्या कोणत्या रुच्या आहेत हेही कळतं भाद्रपद महिन्यात गणेशोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल असे एका भाषणासाठी शास्त्री भिडे आले होते त्यांच्याबरोबर धर्म आणि व्यवहार या विषयावर दोघांची चर्चा व्हायचं ठरलं सकाळी आठ वाजता दोघे वादविवादाला बसले मीमांसा वेद आणि अलंकार यात लोकमान्यांचं प्रावीण्य लोकोत्तर होतं मध्येच भिडेशास्त्रीनी शारीरिक शब्द कुठे आला आहे असं विचारल्याबरोबर लोकमान्यांनी तो अंतराम्याधिकारणातील सूत्रामध्ये आला आहे असं सांगितलं भिडे यांना ते पटलं नाही तेव्हा ते पटकन उठले शारीर भाष्यावरचं पुस्तक त्यांनी काढलं आणि ते सूत्र वाचून दाखवलं आणि वर तुम्ही म्हणता ते सूत्र शंकर भाष्यामध्ये आहे असं सांगून तेही वाचून दाखवलं भिडेशास्त्री थक्क झाले तेव्हा लोकमान्य त्यांना म्हणाले की जी गोष्ट माणूस मनापासून करतो ती ते त्याला आठवत राहते दोन तीन दिवस त्यांची चर्चा रंगली सकाळी आठ ते दुपारी चार पर्यंत विषय घुसळला जाईल महाभारतावर त्यांचा सतत चिंतन चालू असे महाभारतातल्या प्रत्येक शब्दाच ते अतिशय नव्हे तर ते एकदा वाचलं की कधीही विचारलं तरी कोणत्या ग्रंथात आहे कुठे आहे हे ते लगेच सांगत चिंतामण विनायक वैद्य हे रामायण महाभारताचे गाढे अभ्यासक कृष्णाच्या रथाला किती चाक असतील असा ते आणि लोकमान्यांच्यात विषय निघाला तेव्हा भिडे चार म्हणाले आणि लोकमान्य म्हणाले दोन लगेच त्यांनी श्लोक सांगितला आणि त्यातलं रथाच्या चाकांचं द्विवचन दाखवून दिलं संस्कृत भाषेत एकवचन द्विवचन आणि बहुवचन असतं पण लोकमान्यांनी प्रत्येक शब्द बारकाईने वाचल्याचा तो पुरावा होता नंतर एक दिवस लोकमान्य वैद्यांना म्हणाले काय हो वैद्य चीनच्या इतिहासाशी महाभारताचा संबंध आहे आणि त्यावरून महाभारताचा का निश्चित होण्याला हातभार लागेल का वैद्य अवाक झाले चीनशी संबंध असा कुठे आहे उल्लेख वैद्यांनी विचारलं तेव्हा लोकमान्यांनी त्यांना भीमकृष्ण संवाद सांगितला कृष्ण शिष्टाईसाठी कौरवांकडे जाण्यास निघतो तेव्हा भीम त्याला अठरा कुलांगार राजाची नावे सांगतो आणि आता दुर्योधन त्याच मळ्यातला होईल असं म्हणतो या अठरा राजांनी आपल्या सर्व ज्ञाती बांधवांना मित्रांना कुटुंबियांना ठार करून आपापले वंश संपवले होते त्यात चीनाम चीना धौतमूलक हा असा शब्द होता त्यात चीनच्या राजाचा उल्लेख वैद्यांनी काल्पनिक संदर्भ म्हणून दुर्लक्ष केलं होतं पण लोकमान्यांनी तेही लक्षात ठेवलं होतं कंसात लोकमान्यांच्या मते महाभारताचा युद्धकाळ इसवीसन पूर्व चौदाशे होता विकिपीडियावर महाभारत आणि चीन या विषयावर जी माहिती आहे त्यात धौती मुलकाचा इतिहासही आहे त्यात त्याचं नाव से आहे त्या चीनी नावाचा अर्थही धूत क्लीन असाच दिलेला आहे हा अर्थ चीनी भाषा जाणणारी प्रीती शिरीष जोशी हिने सांगितल्यामुळे सगळं कोडच एकदम सुटला. धवती मुलं कहा म्हणजे ज्याची मुळे स्वच्छ आहेत असा त्या राजाचा काळ इसवीसनपूर्व सोळाशे त्या सुमारास या राजाच्या सत्तेचा अंत झाला असा त्यात उल्लेख आहे हा उल्लेख वाचल्यावर वाटलं लोकमान्य स्वतःच एक विकिपीडिया होते त्यांना हे अस्त्र मिळालं असतं तर काय काय केलं असतं त्यांनी रँगलर परांजपे इंग्लंडहून पदवी घेऊन आल्यावर त्यांचे मुंबईत गणितावर व्याख्यान होते लोकमान्य त्या सभेला हजर होते त्या भाषणात परांजपे म्हणाले की आपल्याकडेही प्राचीन ग्रंथांमध्ये गणितावर खूप शोध आहेत पण एका प्रकारच्या गणिताच्या सिद्धांतावर प्राचीन ग्रंथांमध्ये काही उल्लेख सापडत नाही परांजप्यांचं भाषण झाल्यावर कुणाला काही सांगायचं आहे का असं विचारल्यावर लोकमान्य उठले वेदातली यज्ञविषयक रुचा त्यांनी म्हणून दाखवली आणि परांस्पे आमच्या लोकांना माहीत नसल्याचा ज्या गणिती सिद्धांताचा उल्लेख करतात तोच सिद्धांत त्यात आहे असं सिद्ध करून दाखवलं दुसरे दिवशी टाईम्सनं लिहिलं ओनली मिस्टर टिळक रिस्पॉन्डेड अँड व्हॉट ही स्पोक ऑन द सब्जेक्ट वॉज क्वाईट वर्दी एज द ऑथर ऑफ ओरायन पुण्यात ज्योतिष संमेलन भरलं तेव्हा लोकमान्यांची एकमताने निवड झाली कारण पाश्चिमात्य आणि पौर्वात्य दोन्ही बाजूंची माहिती असलेले लोकमान्य एकटेच होते त्यांचे ह्या शास्त्रातलं ज्ञान प्रचंड होतं वादग्रस्त मुद्दे ते सगळ्यांना नीट उलगडून दाखवत शंकाही दूर करत लोकमान्यांचा पराभव करण्याच्या तयारीने मुंबईहून काही पंडित आले होते त्यांचाही त्यांनी चुका दाखवून देऊन लोकमान्यांनी हिरमोड केला रात्री बारा बारा वाजेपर्यंत लोक त्यांच्याशी चर्चा करत बसत आणि सकाळी साडेसहाला परत काम सुरू व्हायचं या संमेलनात जे ठराव झाले त्यावर सगळ्यांच्या सह्या झाल्या तो कागद लोकमान्यांनी आठवणीने मागून घेतला हा कागद नसला तर विरोधी पक्ष असा ठराव झालाच नाही म्हणतील म्हणून विरोधकांची शेंडी आपल्या हातात हवी असं म्हणून तो सह्यांचा कागद त्यांनी आपल्याजवळ जपून ठेवला ओरायन लिहिण्याची कल्पना कशी सुचली यावर बोलताना ते म्हणाले आपल्याकडे बारा राशी आहेत पण वसू मात्र आठ आहेत तेव्हा बारा वसू केव्हा होते आणि त्यांचे आठ केव्हा झाले यावर विचार करताना लक्षात आलं की जेव्हापासून 4 महिन्यांची रात्र सुरू झाली असेल तेव्हा वसुही 8 झाले असले पाहिजेत ही, ही कल्पना ओरायन लिहिण्याला उपयोगी पडली मासानाम मार्गशीर्षम या वचनाचं मूळ कोणत्या भौतिक परिस्थितीपर्यंत नेऊन भिडवता येईल यावरही त्यांचा सतत विचार चालू होता त्यातून ऋग्वेदाचा काळ ठरवण्यासाठी त्यांचं संशोधन सुरु झालं आणि त्यातून ऋग्वेदाचा काळ ख्रिस्तपूर्व सहा हजार असावा असं त्यांनी निश्चित करून त्यावर जो प्रबंध लिहिला तोच ओरायन अठराशे त्र्याण्णवच्या उन्हाळ्यात व्हिएन्ना येथे भरलेल्या प्राच्य विद्यापरिषदेत त्यांनी हा निबंध पाठवला त्यामुळे जगभरच्या सर्व विद्वानांचे त्यांनी लक्ष वेधून घेतलं मंडालेला लिहिलेलं गीतार्हस्य इंग्रजांनी आपल्याजवळ ठेवलं लोकमान्य पुण्यात आल्यावरही त्यांना परत करण्यात आलं नाही कित्येक दिवस उलटले बरोबरीचे लोक कासावीस होऊ लागले पण लोकमान्यांनी त्यांना धीर देत म्हटलं इंग्रज कागद जप्त करतील तर करू देत माझ्या डोक्यात सगळं आहे ते तर घेणार नाहीत ना मी पुन्हा सगळं लिहून काढीन प्रोफेसर जिन्सीवाले यांनी लोकमान्यांना काही झाले तरी संध्या त्रिसुपर्ण मंत्र केल्याशिवाय राहू नका असा उपदेश केला तेव्हा लोकमान्यांनी सांगितलं मी सकाळी जागा झाल्यापासून रात्री झोपेपर्यंत मातृभूमीच्या चिंतना वाचून एक क्षणही रिकामा नसतो तीच माझी संध्या आणि त्रिसुपर्ण पंचांगातलं अवकहडा चक्र कसं आलं याचा खुलासा त्यांनीच केला ए बी सी डीप्रमाणे तीही एक वर्णमाला आहे पण आपल्याकडे कशी पोचली त्याचा पुरावा त्यांना मिळाला नाही शाळेत संस्कृत शिकवतानाही त्यांचं शिकवणं वेगळंच असायचं मेघदूत शिकवताना कालिदासाने एका श्लोकापुढचा श्लोक कसा लिहिला आणि का लिहिला असेल त्याचीही व्युत्पत्ती ते सांगत कलकत्ता काँग्रेसच्या अधिवेशनाहून परत येताना ते विद्यार्थ्यांच्या आग्रहावरून नागपूरला उतरले त्याआधी ही मुले कलकत्त्याला जाताना त्यांना स्टेशनवर भेटली होती तेव्हा आपले व्याख्यान कोणत्या विषयावर करावे हे त्या, त्या तरुणांशी बोलताना त्यांनी जाणून घेतलं होतं संस्कृत भाषा आणि पाश्चात्य तत्वज्ञान या विषयाचा अभ्यास करणारी मुलं तिथे जास्त आहेत हे लोकमान्यानं कळलं होतं ठरल्याप्रमाणे राजाराम तुळशीराम नाट्यगृहात त्यांचा मानपत्र देऊन सन्मान झाला अध्यक्ष होते महामहोपाध्याय केशव रामजी तामण या समारंभाला उत्तर म्हणून त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणातच गीत रहस्याचं सूत्ररूपाने बीज होत ओरायन वगैरे पुस्तक मराठीत आपण का लिहित नाही असं कोणीतरी लोकमान्यांना विचारलं तेव्हा ते इंग्रजीत लिहिण्याचं मुख्य कारण परकी लोक उठसूट आपल्यावर जे आक्षेप घेत असतात त्यांना उत्तर देण्यासाठी इंग्रजीत मी ग्रंथ लिहित असं त्यांनी बाणेदार उत्तर दिलं इंग्रज लोक त्यांना किती सलत होते आणि आपल्या संस्कृतीचा गाढा अभ्यास असल्यामुळे त्यात किती आणि काय चांगलं आहे हे, हे त्यांनाच माहिती असल्यामुळे ते फार दक्ष असत लोकमान्यांचा जैन धर्माचा खूप अभ्यास होता जैन संस्कृतीविषयी त्यांचं जैन परिषदेत जे व्याख्यान झालं त्या तहिंसेबद्दल त्यांनी अभ्यासपूर्ण विचार मांडले होते गुजरात पुरातत्व मंदिराचे आचार्य मुनी जिन विजय यांच्याबरोबर ते कधीकधी फर्ग्युसन रस्त्यावरून फिरायला जात आणि त्या धर्मावर साहित्यावर बोलत जैन साहित्य विपुल आहे पण ते परिपूर्ण अवस्थेत प्रकाशित झालेले नाही त्यामुळे ते काम जैन साधूंनी केलं पाहिजे जैन धर्म बौद्ध धर्म आणि सांख्यमत यांच्या एकमेकांशी असलेल्या संबंधांबद्दल प्राचीन साहित्यातले विचार यावर त्यांची चर्चा होत असे अर्वाचीन सांख्य आणि प्राचीन सांख्य यातील भेद दाखवणारा लेख त्यांच्याजवळ आहे असं कळल्याबरोबर त्यांनी त्या दिवशीचं फिरणं रद्द करून मुनींच्या घरीच बैठक मारली आणि तो उल्लेख पाहिला त्यांचा जैन धर्माचा गाढा अभ्यास होता म्हणूनच महात्मा गांधींच्या अहिंसा उपवास या मार्गांमुळे सुरुवातीला लोकमान्यांची गांधी जैन धर्माचे आहेत अशी समजूत होती सर रामकृष्ण भांडारकरांना ऐंशी वर्षे पूर्ण झाली तेव्हा त्यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी सर्वांच्या विनंतीवरून खाल्डियन अँड इंडियन वेदाच हा निबंध लोकमान्यांनी भांडारकरांसमोर मुद्दाम वाचला तो पुढे खूप प्रसिद्ध झाला त्यातील दोन तीन कल्पना पुराव्या आभावी त्यांनी त्यात मांडल्या नव्हत्या वैदिक धर्मात विष्णू लक्ष्मी हे पती-पत्नी मानले आहेत पण खाल्डियन दैवत मर्दुक याचे विष्णूशी खूप साम्य आहे आणि लक्ष्मी ही स्वतंत्र देवता नव्हतीच पण जेव्हा मर्दुकला आर्यन संस्कृतीत सामावून घेणं इष्ट वाटायला लागलं तेव्हा मर्दुकला विष्णूची बायको म्हणून सामावून घेतलं असावं असा त्यांचा असा कयास होता पण त्याला पुरावा नव्हता शिखर या संस्कृत शब्दाचा संबंध या झिगुरात यावा आणि देव देवपूजनाला उंच देवालय बांधण्याची कल्पना खाल्डियन संस्कृतीतून आली असली पाहिजे असा त्यांचा दावा होता पंजाबातल्या उत्खननातून उंच इमारतींचे जे अवशेष मिळायला आहेत त्यावरून आता हे स्पष्ट होऊ लागलं आहे ओरायन आणि आर्टिक होम इन द वेदाल हे त्यांचे दोन ग्रंथ म्हणजे लोकमान यांच्या अभ्यासाचे संशोधनाचे दोन एकमेकांना पूरक ग्रंथ वेदकाळ ठरवताना युरोपियन पंडितांनी त्या वाङ्मयाचे निरनिराळे खंड पाडले आणि प्रत्येक खंडाला एक एक काळ निश्चित केला मॅक्सम्युलर साहेबांनी त्याचे छंद काल मंत्रकाल ब्राह्मणकाल आणि सूत्रकाल असे चार भाग पाडले तो काळ इसवीसनपूर्व पाच हजार वर्ष होता पण भूगर्भशास्त्रावरच्या पुस्तकांचं अध्ययन केल्यावर लोकमान्यांनी तो काळ कमीत कमी आठ वर्षे मागे नेला त्याच त्याचवेळी शास्त्रज्ञांनी उत्तर ध्रुवाजवळचा प्रदेश इसवीसनपूर्व आठ 8000 वर्षे वस्ती करून राहायला योग्य होता हे सिद्ध केलं होतं पण स्पष्ट निर्णयाचा पुरावा हाती लागत नव्हता तो लोकमान्यांना ऋग्वेदात सापडला ऋग्वेदात उत्तर ध्रुवाजवळच्या निसर्गाचं वर्णन लिहिणारे लोक किंवा त्यांचे पूर्वज दृष्टीस पडणाऱ्या ठिकाणीच कुठेतरी राहत असावेत असा अंदाज लोकमान्यांनी काढला त्यांच्या त्यांच्या या एका विचाराने ओढल्या गेलेल्या रेखेतून आर्यांच्या मूळ वस्तीस्थानावर जसा प्रकाश पडला तसाच काही रुचांचा पूर्वी अर्थ लागत नव्हता त्यांचाही अर्थ लागायला लागला मंडलेच्या मुक्कामातल्या रिकाम्या वेळात जे ग्रंथ लिहायचा लोकमान्यांचा मानस होता त्याची नुसती यादी कळली तरी आपल्यालाच आपण विद्वान आहोत असं वाटेल त्या पुस्तकांची नावे हिंदू धर्माचा इतिहास वैदिक श्रौत उपनिषदे इतिहास पुराणे दर्शन भक्ती ऐतिहासिक कालापूर्वीचे इतर धर्म व उपसंहार हिंदू राष्ट्रधर्म राय महाभारता पूर्वी हिंदुस्थान काशन प्रांतिक राज्यव्यवस्था हिंदू लॉ कि हिंदू धर्मशास्त्र इन्फानेटेजिमल कैलक्यूलस भगवद गीता रस्य नीतिशास्त्र शिवाजी चरित्र खालडिया व हिंदुस्थान बुद्धयुग शक राजे मुसलमान आधी ची राजे व मुसलमान साम्राज्य मुसलमान राज्य मराठे व शीख इंग्रजांची राज्यस्थापना राज्यसत्तेचे एकीकरण नोकरशाही आणि तिचे ध्येय ऑस्ट्रिया स्पेन रशिया वगैरे देशातील नोकरशाहीची तुलना ही आदी खूप मोठी आहे वैशाख शुद्ध प्रतिपदा गुरुवार उत्तर अश्विनी नक्षत्र शके पंधराशे इसवी सन सोळाशे ही शिवाजी महाराजांची जन्मतिथी लोकमान्यांनी अभ्यासाने निश्चित केली होती त्यासाठी त्यांनी अनेक बखरी शिवकाव्य काव्य इतिहाससंग्रह शिव दिग्विजय अनेक लेख वाचून त्यात जे उल्लेख आले त्यांची छाननी केली त्यातून मिळालेल्या चार तिथ्यांमधून कोणती खरी हे गणितानं दाखवलं तिथीचा बरोबरच्या तपशिलाचा मेळ बसत नव्हता मग अभ्यासाने आधी जन्मवर्ष मिळवलं मग वैशाख महिना निश्चित केला वार आहे तर तिथी नाही तिथी आहे तर नक्षत्र नाही असं होऊ लागलं म्हणून लोकमान्यांनी शिव जास्त विश्वसनीय धरलं कारण काव्यात नेहमी सुटसुटीतपणा आणि नेमकेपणा असतो शिवाय त्यातल्या तिथी वार नक्षत्र यांचा नीट मेय बसत होता आणि तिथी निश्चित केली मग नक्षत्रेच्या तिथऊ विधव या श्लोकातल्या विधी या अर्थाने विधव या शब्दाला सप्तमी न मानता चंद्र या शब्दाची सप्तमी मानली तर मेय बसला आणि अशा रीतीने जन्मतिथी काढली त्यावरून शिवजन्माची तारीख काढली विका राजवाड्यांनाही ती मान्य होती कारण त्यांनीही अभ्यासाने ती स्थिती निश्चित केली होती पण एकोणीसशे साली जेधेशकावली हाती आल्यावर त्यांनी त्या आधारावर ती जन्मतारीख बदलली